वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्व एक्क्याण्णव आपल्या दोघांनाही सांगून अपरिमित प्रभाव असलेला राम लक्ष्मणाला धर्मयुक्त वचन बोलला लक्ष्मणा तू वशिष्ठ वामदेव जाबाली कश्यप आणि इतर श्रेष्ठ द्विज की ज्याने आश्वमेध पूर्वी केलेला आहे त्या सर्वांना आमंत्रण मी सुलक्षणीय घोडा व्रतस्थ होऊन सोडतो रामाचे बोलणे ऐकून लक्ष्मणाने त्वरेने सर्व द्विजांना बोलावून आणून रामाला भेटवले देवासमान असणारे अत्यंत दुर्ज अशा रामाने त्यांच्या पायाने वंदन केले तेव्हा त्याच्याकडे पाहून त्यांनी आशीर्वादाने त्याचा सन्मान केला मग हात जडून राम त्यांच्याशी धर्मयुक्त अशा अश्वमेधाविषयी बोलला त्या द्विजाने रामाचे बोलणे ऐकल्यावर रुद्राला नमस्कार करून सर्वतोपरी त्या अश्वमेधाची थोरवी सांगितली त्या त्विजश्रेष्ठांचे अश्वमेधाविषयीचे अद्भुतता दर्शवणारे बोरणे ऐकून राम अधिकच आनंदीत झाला त्यांचे ते मन जाणून घेतल्यानंतर राम लक्ष्मणाला म्हणाला महाभाहो महात्मा सुग्रीवाकडे कोणाला तरी पाठव आणि निरपते की वनवासी मोठमोठ्या पुष्कर वानरांसह या महोत्सवात भाग घेण्याकरता ये तुझे भले असो अतुल विक्रम विभीषणाने सुद्धा इच्छागमी पुष्कर राक्षसांना घेऊन अश्वमेध यज्ञ करता यावे माझे प्रिय इच्छिणारे जे महाभाग राजे आहेत त्यांनी आपल्या अनुचरासह सत्व रूमीचे निरीक्षक म्हणून यावे धर्मामध्ये सुस्थिर असणारे जे द्विज दुसऱ्या देशांना गेले असतील त्या सर्वांना लक्ष्मणा अश्वमेधाकरता आमंत्रण दे तपोधन ऋषीना आणि आपल्या भाऱ्यांसह इतर देशांना गेलेल्या द्विजांना महाबाहून बोलावून घे याचप्रमाणे तालावर नृत्य करणारे तसेच नटनर्तक याना बोलावणे कर गोमती नदीच्या काठच्या नारण्यात खूप मोठा यज्ञ मंडप सिद्ध करण्याची महाबाहू आज्ञा दे तेच उत्तम पुण्यमय स्थान आहे सर्वत्र शांतीविधी करा रघुनंदना नैमिषारण्यात या श्रेष्ठ महायज्ञात शेकडो धर्मज्ञांनी भाग घ्यावा सर्वजण तुष्ट पुष्ट आणि यथाविधी सन्मान पाहून जावेत म्हणून धर्मज्ञ लोकांना सत्वर आमंत्रण दे। देवता अक्षत तांदूळाच्या गोण्या वाहणारे लाखो पशु। तसेच तीळ मुग मुग यांची ओझी वाहणारे दहा सहस्त्र पशु। पुढे जाऊ दे चणे कुळीस उडीज मीठ आणि त्यांच्या प्रमाणात तेल आणि आळलेले गंध जाऊ आणि शंभर कोटी अधिक रुपयाची नाणे यांचा संच घेऊन पुढे जावे सोडून बाजारपेठा सर्व नटनर्तक स्वयंपाकी आणि यवन संपन्न स्त्रिया भरतासोबत जाव्या सैन्याने पुढे जावे वणितजन वृद्ध आणि स्थिर वृत्तीचे द्विज कामगार सुतार बाल वृद्ध कोशाध्यक्ष वेदवेते माझ्या माता सर्व कुमारांची अंतपुरे यांनी भरतासोबत जावे दीक्षाक्रियेत आणि ब्रह्मकर्मात लागणारी माझ्या पत्नीची सुवर्णाची प्रतिमा महायशस्वी भरताला पुढे पाठवून त्याच्याबरोबर पुढे जावे महावीर्यवान राजांच्या करता आणि त्यांच्या परिवाराकरता बहुमोल अशी मोठमोठी तात्पुरती निवासस्थाने बनवण्याची महाबलवान नरश्रेष्ठाने आज्ञा केली मोठ्या अनुचराकरता लागणाऱ्या अन्न पान वस्त्रे आदींची व्यवस्था करण्याचीही त्यांनी आज्ञा दिली भरत शत्रुघ्नाला बरोबर घेऊन गेला सुग्रीवासह मोठमोठे आणि श्रेष्ठ वानर ब्राह्मणांना वाढण्याचे काम करू लागले बिभीषणाने राक्षसांच्या आणि स्त्रियांच्या सहाय्याने उग्र तपस्वी महात्म्या ऋषींचा सन्मान करण्याचे काम केले उत्तरकांडाचा एक्याण्णव वासर्ग समाप्त